अध्याय अध्यायपाचवा विदुराचा प्रश्न अणि मैत्रेनचे सृष्टिक्रमवर्णन श्रीशुक उवाच द्वारिद्युनुद्याऋषभू मैत्रेमासीनमगाधबोधं क्षत्पसृत्त्याच्युतभावशुद्धा पप्रचौशीलगुणातृप्त ओम श्री नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव म्हणाले हरिद्वाराला राहणाऱ्या परमज्ञानी मैत्रियांकडे भगवतभक्तीने अंतःकरण शुद्ध झालेला विदुर गेला आणि त्यांच्या सौजन्याने मन प्रेमाने भरून येऊन त्याने त्यांना विचारले विदुर म्हणाला भगवंत सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःखही दूर होत नाही उलट कर्मांमुळे त्यांच्या दुःखातच वाढ होते म्हणून याविषयी योग्य काय व अयोग्य काय ते आपण कृपा करून मला सांगावे आपल्या दुर्भाग्यामुळे जे लोक भगवान श्रीकृष्णांपासून दूर असतात अधर्माचे आचरण करतात आणि अत्यंत दुःखी आहेत अशांच्यावर कृपा करण्यासाठीच आपल्यासारखे भाग्यवान भगवतभक्त पृथ्वीवर संचार करतात साधू शिरोमणी आपण मला शांती देणाऱ्या अशा साधनाचा उपदेश करा की ज्यानुसार आराधना केल्याने भगवान भक्तांच्या भक्तीने पवित्र हृदयात विराजमान होतात आणि आपल्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव करून देणाऱ्या सनातन ज्ञानाचा उपदेश करतात त्रैलोक्यांचे नियंत्रे आणि पूर्णपणे स्वतंत्र असे भगवान श्रीहरी अवतार घेऊन ज्या लीला करतात आरंभी रचना के लिए स्थिर के लिए जगती जीवन पुन्हा या तरतुद्ली पुनः युदया काशा लीन कर वृत्तिशून्य हो योगमायेच्या आश्रयाने जे निद्रिस्त होतात ते योगेश्वरेश्वर प्रभु एकच असूनही या ब्रह्मांडात अंतरयामी रूपाने प्रवेश करून अनेक रूपात कसे प्रकट होतात तसेच ब्राह्मण गायी आणि देवता यांचे कल्याण करण्यासाठी जे त्या त्या अवताराप्रमाणे लिलेने कर्म करतात ते पण आम्हाला सांगावे सर्व यशस्वी पुरुषांचे मुकुटमणी असलेल्या श्रीहरींच्या लिलामृताचे कितीही पान केले तरी आमचे मन तृप्त होत नाही सर्व लोकपतींचे स्वामी असणारे या श्रीहरींनी कोणत्या तत्वानी हे लोक लोकपाल आणि लोकालोक पर्वताच्या बाहेरच्या भागांची ज्यामध्ये या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये अधिकारानुसार वेगवेगळा भेद जाणवतो त्यांची रचना केली आहे ब्राह्मण श्रेष्ठ त्या विश्वकर्त्या स्वयंभू श्री नारायणांनी आपल्या प्रजेचा स्वभाव कर्म रूप आणि नाभभेद यांची कोणत्या प्रकारे रचना केली भगवन उच्च नीच वर्णांचे धर्म मी श्री व्यासांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहे परंतु श्रीकृष्णकथामृताच्या प्रवाहाशिवाय इतर तुच्छ सुख देणारे धर्म ऐकण्याची आता मला आ... इच्छा उरली नाही त्या तीर्थरूप श्रीहरींचे गुण ऐकून कुणाची तृप्ती होईल नारदान नारदांसारखे महात्मे आपल्यासारख्या साधूंच्या समाजात त्यांचे गुणगातातात आणि ते गुणगान जेव्हा मनुष्याच्या कर्णरंध्रात प्रवेश करते तेव्हा त्यांची संसार चक्रात गुरफटवून टाकणारी गृहस्थ धर्माची आसक्ती नाहीशी होते भगवंत आपले परममित्रमुनिर व्यासांनी सुद्धा भगवंतांच्या गुणाचे वर्णन करण्याच्या इच्छेने महाभारताची रचना केली त्यात त्यांनी विषय सुखांचा उल्लेख करीत मनुष्यांची बुद्धी भगवंतांच्या कथेकडे आकर्षित केली आहे ही भगवतकथेची गोडी श्रद्धाळू पुरुषाच्या हृदयात जेव्हा वाढवू लागते तेव्हा त्याला ती अन्य विषयांपासून विरक्त करते तो भगवच्चरणांच्या अखंड चिंतनाने आनंदित होत जातो आणि त्या पुरुषाच्या सर्व दुःखांचा तात्काळ नाश होतो जे आपल्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे भगवत कथेविषयी विन्मुख असतात अशा शोचनीय पुरुषांनाही शोचनीय अशा अज्ञानी लोकांबद्दल मला नेहमी खेद होतो <coughs> आणि निरर्थक संभाषण कामे आणि चिंतनात काळ घालवतात त्यांचे अमूल्य जीवन काळ पुरुष हिरावून घेतो मैत्रेमुनी आपण दिनांच्यावर कृपा करणारे आहात भुंगा जसा फुलातील मध काढून घेतो त्याचप्रमाणे या लौकिक कथांमधून सारभूत असलेल्या परमकल्याणकारी पवित्रकीर्ती हरींचा निवडक कथा आमच्या कल्याणासाठी आम्हाला सांगा त्या सर्वेश्वर भगवंतांनी संसाराची उत्पत्ती स्थिती आणि संहार करण्यासाठी आपल्या मायाशक्तीचा स्वीकार करून रामकृष्णादी अवतारांच्या द्वारा ज्या अनेक अलौकिक लिला केल्या त्या सर्व मला सांगाव्यात श्री शुकदेव म्हणतात जीवांचे कल्याण होण्याच्या हेतूने विदुराने जेव्हा अशी प्रार्थना केली तेव्हा मुनिश्रेष्ठ भगवंत मैत्री यांनी त्यांची प्रशंसा करीत म्हटले मैत्रे म्हणाले साधुस्वभाव विदुरा सर्व जीवांवर अनुग्रह करण्यासाठी आपण ही फार चांगली गोष्ट मला विचारली आपले चित्त नेहमी भगवच्चरणीच लागलेले असते त्यामुळेच तुझी कीर्ती सर्वत्र पसरली आहे तू श्री व्यासांचा औरसपुत्र असल्याने अनन्य भावाने सर्वेश्वर श्रीहरीचा आश्रय केला यात काही आश्चर्य नाही तू प्रजेला शासन करणारा भगवान यमच आहेस मांडव्य ऋषींच्या शापामुळे श्री व्यासांचा भाऊ विचित्र वीर याच्या दाशीच्या गर्भातून श्री व्यासांपासून तुझा जन्म झाला आहे श्रीभगवंत तू नेहमीच प्रिय आहेस म्हणूनच निजधामाला जातेवेळी भगवंतानी तुला ज्ञानोपदेश करण्याची मला आज्ञा केली आहे म्हणूनच मी आता जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यासाठी भगवंतानी योगमायेच्या साह्याने केलेल्या वेगवेगळ्या लीलांचे क्रमशः वर्णन करतो सृष्टी रचनेच्या पूर्वी हे विश्व म्हणजे आत्म्यांचे आत्मा आणि त्यांचे स्वामी एकमेव परमात्माच होते माया आवरण्याची त्यांना इच्छा झाली असता सृष्टीमध्ये अनेक वृत्तींच्या भेदामुळे जी अनेकता दृष्टीस पडते तीही नाहीशी होऊन ते एकटेच उरतात ते, ते द्रष्टा होऊन पाहू लागले परंतु त्यांना काहीच दिसले नाही कारण त्यावेळी ते स्वतःच्याच अद्वितीय रूपाने प्रकाशित होत होते अशा अवस्थेत ते स्वतःला नसल्याप्रमाणे समजू लागले खरे पाहता ते असत नव्हते तर त्यांच्या शक्ती निद्रिस्त होत्या पण त्यांच्या ज्ञानाचा लोप झाला नव्हता द्रष्टा आणि दृश्य यांना एकत्र आणणारी शक्ती म्हणजे कार्यकारणरूप माया होय महाभाग विदुरा या मायेच्या द्वाराच भगवंतानी हे विश्व निर्माण केले आहे काळाच्या शक्तीने जेव्हा या त्रिगुणात्मक मायेचा क्षोभ झाला तेव्हा त्या इंद्रियातीत चिन्मय परमात्म्याने आपला अंश असलेल्या पुरुषरूपाने तीत चिदाभास रूप बीजाची स्थापना केली तेव्हा काळाच्या प्रेरणेने त्या अव्यक्त मायेपासून महत्त्व प्रकट झाले ते खोट्या अज्ञानाचा नाश करणारे असल्याने विज्ञान स्वरूप आणि आपल्यातच सूक्ष्म रूपाने असलेल्या विश्वाचे प्रगतीकरण करणारे होते नंतर चिदाभास गुण आणि कालाच्या अधीन असणाऱ्या महत्त्वावर भगवंतांची दृष्टी पडल्यावर त्यांनी विश्वाच्या रचनेसाठी स्वतः स्वपांतरित केले महत्त्व विकृत झाल्यावर त्यातून अहंकाराची उत्पत्ती झाली हा अहंकार कार्य कारण आणि करता यांच्या रूपात असल्याने तोच भूत मात्र इंद्रिये आणि मनाला कारणीभूत आहे तो अहंकार सात्विक राजस आणि तामस असा तीन प्रकारचा आहे म्हणून अहंतत्वामध्ये विकार उत्पन्न झाल्यावर सात्विक अहंकारापासून मन आणि ज्यामुळे विषयांचे ज्ञान होते त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवता उत्पन्न झाल्या राजस अहंकारामुळे राजस अहंकारापासून ज्ञानेंद्रीय आणि कर्मेंद्रीय निर्माण झाले तामस अहंकारापासून सूक्ष्मभूतांचे कारण शब्दतन्मात्र निर्माण झाले आणि त्यापासून दृष्टांत रूपाने आत्म्याचा बोध करून देणारे आकाश निर्माण झाले भगवंतांची दृष्टी जेव्हा आकाशावर पडली तेव्हा आकाशापासून काल माया आणि छिदाभासाच्या योगाने स्पर्शतन्मात्र निर्माण झाले आणि त्याच्या विकृत होण्याने वायूची उत्पन्न झाली अत्यंत बलवान अशा वायूने आकाशासह विकृत होऊन रूपतन्मात्राची रचना केली आणि त्यापासून विश्वाचे प्रकाशक असे तेज उत्पन्न झाले पुन्हा परमात्म्याची दृष्टी पडल्यावर वायुयुक्त तेजाने काल माया आणि छिद्दंशाच्या योगाने विकृत होऊन रसतन्मात्रा आणि या तत्वाचे कार्य जल निर्माण केले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 विदुरा या आकाशादी भूतांमध्ये जी भूते नंतर उत्पन्न झाली त्यांच्यामध्ये क्रमाने आधीच्या भूतांचे गुण आहेत असे समजले पाहिजे हे महत्त्वादिकांचे अभिमानी आणि विकार विक्षेप आणि चेतना यांनी युक्त असणारे देव हे सर्व भगवंतांचेच अंश होते परंतु वेगवेगळे राहिल्याने विश्वरचनेच्या कार्यात यशस्वी झाले नाहीत तेव्हा ते हात जोडून भगवंतास म्हणू लागले देव म्हणाले देवादी देव आम्ही चरणकमला वंदन करीत आहोत जी आप आज जीवन से ताप दूर कर आश्रय घन्यासी लोक य संसारनंद दुखान सहजासहजी दूर फेकन देता हे जगतकर्त्या जगदीश्वरा संसारापत्र व्याकु जाने जीवन थोड़ी सुधा शांति मिलती नहीं म्हणून भगवंता आम्ही आपल्या चरणांच्या ज्ञानमय छायेचा आश्रय घेत आहोत मुनिजन एकांत स्थळी राहून आपल्या मुखकमलाचा आश्रय घेणाऱ्या वेदमंत्र रूप रुप पक्ष्यांच्याद्वारा ज्यांच्या अनुसंधानात राहतात आणि जे संपूर्ण पापांचा नाश करणाऱ्या नद्यातील श्रेष्ठ अशा श्री गंगानदीचे उगमस्थान आहे त्या आपल्या परमपवित्र चणकमलांचा आम्ही आश्रय घेत आहोत तुमचे भक्तजन तुमच्या ज्या चरणकमलांना श्रद्धा आणि रूप भक्ती करून शुद्ध केलेल्या अंतकरणात धारण करतात आणि वैराग्याने पुष्ट झालेल्या ज्ञानाने परमज्ञानी होतात त्या चरणकमल ठेवण्याच्या आसनाचा आम्ही आश्रय घेत आहोत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 हे भगवन ज्या पुरुषांमध्ये देह घर आणि त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या इतर तुच्छ पदार्थांच्या बाबतीत अहंकार आणि ममतेचा दृढ दुराग्रह आहे त्यांच्या शरीरात आपण अंतर्यामी रूपाने राहत असूनही त्यांच्यापासून पुष्कळ लांब आहेत त्या आपल्या चरणांचे आम्ही भजन करतो हे परम यशस्वी परमेश्वरा इंद्रिय विषयांकडे ओढली गेल्याने ज्यांचे मन नेहमी ते पामर तुमच्या विलासयुक्त पदन्यासाची शोभा जाणणाऱ्या भक्तांचे दर्शन घेऊ शकत नाहीत आणि म्हणूनच ते तुमच्या चरणकमलांना दूर राहतात हे देवा आपल्या कथामृताचे पान केल्याने उचंबळून आलेल्या भक्तीमुळे ज्यांचे अंतःकरण निर्मळ झाले आहे तेच वैराग्य हेच त्यांचे सार आहे असे आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन अनायासेच आपल्या वैकुंठधामाला जातात दुसरे काही धीरपुरुष चित्ताचा निरोध करून समाधीच्या बळावर तुमच्या बलाढ्यमाईला जिंकून तुमच्यातच लीन होऊन जातात पण त्यांना फार कष्ट पडतात आपल्या भक्तिमार्गात मात्र काहीच कष्ट नाहीत हे आदी देवा सृष्टीच्या सृष्टी रचनेच्या इच्छेने आपण आम्हा त्रिगुणयुक्त केलेले असल्याने आम्ही भिन्न स्वभावाचे आहोत आणि म्हणूनच आम्ही आपापसात एक होऊ शकत नाही म्हणून आपल्या क्रीडेचे साधन असणारे ब्रह्मांड रचून ते आपणास समर्पित करण्यास आम्ही असमर्थ आहोत हे जन्म नसलेल्या ईश्वरा ज्यामुळे आम्ही ब्रह्मांडाची रचना करून आपल्याला सर्व प्रकारचे भोग वेळेवर समर्पण करू शकू आणि जेथे स्थिर होऊन आम्ही सुद्धा प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अन्न ग्रहण करू शकू तसेच हे सर्व जीव सर्व प्रकारच्या विघ्नांपासून दूर राहून तुमच्यासह आम्हाला भोग अर्पण करून आपापले अन्न करू शकतील असा उपाय करा कार्यरूप सृष्टी आणि आम्ही देवता यांचे आपण निर्विकार पुराण पुरुषच आदी कारण कारण हे देवा प्रथम अजन्मा अशा आपणच सत्वादी गुण आणि जन्मादि कर्मांच्या कारणरूप अशा मायाशक्तीत आपले चिदाभासरूप वीर्य स्थापन केले होते हे परमात्मा महत्त्व इत्यादी रूपायुक्त असे आम्ही देवगण ज्या कार्यासाठी उत्पन्न झालो आहोत त्यासंबंधी आम्ही काय करावे देवा आपणच आमच्यावर अनुग्रह करणारे आहात म्हणून ब्रह्माडाचारचनेसाठी आपण आम्हाला क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती प्रन करावी तत वय सत् प्रमुखायदर्थे बहुविवात्मन करवामकिंचे तम नवक्षुपरदेहिही शक्त्या देवक्रियाथे यदनुग्रहामद्भागवते महापुराण पारमहंस्या संहिता तृतीय स्कंधे पंचमोध्याय श्रीकृष्णापणस्त